मार्क अध्याय पाच मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गरसेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे आणि कोणीही त्याला साखर सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते कारण पुष्करदा त्याच्या पायात बेड्या घालून साखड्यानी बांधलेले असतानाही त्याने साखड्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते तो रात्रंदिवस कबरातून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वतः ठेचून घेत असे त्याने येशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशू धावत आला आणि त्याच्या पडून त्याने त्याला नमन केले व तो मोठ्याने ओरडून म्हणाला येशू परस्पर देवाच्या पुत्रा तुला माझ्याकडून काय पाहिजे मी तुला देवाची शपथ ठर मी नमितो की मला चळू नक कारण येशू त्याला म्हणत होता अरे अशुद्ध आत्म्या या माणसातून नी मग येशुने त्याला विचारले तुझे नाव काय तो मनुष्य येशूला म्हणाला त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवीत होता तेथे ते डोंगराच्या कडेला दुकरांचा एक मोठा कळप सरत होता मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंती केली आणि म्हणाला त्या डुकऱ्यात मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरात शिरले मग 2000ांचा दोन हजारांचा कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला त्या कळपाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले त्याने कपडे घातले होते तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भूतानी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीती वाटली काही लोक तेते होते व त्यांनी येशू ने काय केले हे पाहिले होते त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले मग लोक त्याला आमचा प्रांत सोडून जा असे विनवू लागले येशू नावेतून जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेल्या मनुष्याने त्याला आपल्या येऊ द्यावे अशी विनंती केली पण येशून त्याला येऊ दिले नाही तो त्यास म्हणाला आपल्या घरी तुझ्या लोकांकडे जा आणि प्रभूने ने तुझ्यासाठी जे केले ते सर्व सांग प्रभून तुझ्यावर कशी दया केली तेही सांग मग तो निघाला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले याविषयी दकापलीस येथील लोकांना सांगू लागला तेव्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटले नंतर येशू नावेत बसून परत सरोरापलीकडे गेल्यावर मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला तो सरोरा जवळ होता याईर नावाचा येहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला याईराने येशू ला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला आणि आग्रहाने विनंती करून त्याला म्हणाला माझी लहान मुलगी मराव टेकली आहे मी विनंती करतो कि आपण येऊन तिला बरे म्हणून तिच्यावर हात ठेवावा मग येशू त्याच्या गेला लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता व ते त्याच्या गर्दी करीत होते त्या लोकांमध्ये एक स्त्री होती ती बारा वर्षापासून रक्तस्रावाने पिडलेली होती बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊन सुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते पण ती बरी न होता तिचा आजार वाढला होता त्या स्त्रीने येशू विषयी ऐकले तेव्हा ती गर्दी त्याच्या मागे आली व त्याच्या जग्याला तिने स्पर्श केला कारण ती म्हणत होती जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईल जेव्हा तिने त्याच्या जग्याला स्पर्श केला तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले येशूला ताबडतोब जाणीव झाली की आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे तो गर्दीत वळून म्हणाला माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला शिष्य येशू ला म्हणाले लोक तुमच्या गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता आणि तरी विचारता मला कोणी स्पर्श केला परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभोवार बघतच राहिला त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली ती स्त्री भीतीने थरथर कापत होती तिने येशू सर्व काही सांगितले येशू त्या स्त्रीला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे शांतीने जा आणि त्रासापासून मुक्त रहा। तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली ती म्हणाली तुमची मुलगी मेरी आहे गुरुजीला का त्रास देता येशू त्यांचे बोलणे ऐकले आणि तो येऊद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला भीव नको फक्त विश्वास धर येशून फक्त पेत्र याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्या बरोबर येऊ दिले ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले त्याने लोकांना मोठ्याने आकांत करताना व पाहिले तो आत गेला आणि त्यांना म्हणाला तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात ही मुलगी मेलेली नाही ती झोपली आहे ते सर्व त्याला हसले त्याने सर्व लोकांना बाहेर घालून दिले तो मुलीचे आई वडील व जे त्याच्या होते त्यांना घेऊन जे ते, ते मुलगी होती तेथे आद गेला त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला तलिठाकूम म्हणजे लहान मुली मी तुला सांगतो उठ ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली ती बारा वर्षाची होती ते फार आश्चर्यचकित झाले नंतर त्याने त्यांना सक्त ताकी दिली की हे कोणाला कळता कामा नये त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले